अध्याय नव्वदावा भगवान कृष्णांच्या लीला विहाराचे वर्णन श्री शुक म्हणतात परीक्षिता द्वारकीची शोभा अलौकिक अशीच होती तिथल्या सडका मदरसाचा स्त्राव करणारे मदोन्मत हत्ती उत्तम पोशाख घातलेले योद्धे घोडे आणि सुवर्णांचे रथ यांच्या गर्दीने नेहमी फुललेले असत जिकडे पहावे तिकडे हिरवीगार उपवने आणि उद्याने होती तिथे फुलांनी लहडलेल्या झाडांच्या राई होत्या त्यांच्यावर बसून भ्रमर गुणगुणत होते आणि पक्षी किलबिल करीत होते सर्व प्रकारच्या संपत्तींनी ती नगरी परिपूर्ण होती जगातील श्रेष्ठ वीर यादव तिथे राहत होते नवतारुण्याची झळाळी असलेल्या तिथल्या स्त्रिया सुंदर वेशभूषा करून नटलेल्या असत विजेसारखी कांती असणाऱ्या त्या आपापल्या महालात चेंडू इत्यादी खेळखेळत लक्ष्मीपती भगवंत अशा या दारकेत निवास करीत असत सोळा हजार पत्न्यांचे एकटेच प्राणवल्लभ भगवान श्रीकृष्ण ऐश्वर्याने संपन्न अशा त्यांच्या प्रासादात तितकेच सुंदर रुपये धारण करून त्यांच्याबरोबर विहार करीत असत सर्व पत्न्यांच्या वाङ्यांच्या परिसरात सुंदर सुंदर अशी सरोवरे होती त्यातील निर्मळ पाणी उमललेल्या निळ्या पिवळ्या शुभ्र लाल अशा निरनिराळ्या कमळांच्या परागांनी सुगंधित होत असिलबिलाट चालू अस जलाशयांमध्ये प्रवेश करून श्रीकृष्ण पत्नींसह जलविहार करीत असत त्यांच्याबरोबर विहार करणाऱ्या पत्न्यांच्या अंगाचा केशराची उटी आलिंगनाच्या बळी भगवंतांच्या अंगाला लागत असे त्यावेळी गंधर्व गायन करीत आणि सूत मागत तसेच भाट अतिशय आनंदाने मृदुंग ढोल नगारे आणि विणा वाजवे भगवंतांच्या पत्न्या हसत असत पिचकार्यांनी पाणी उडवून त्यांना भिजवून टाके ते सुद्धा पुन्हा त्यांच्यावर पाणी उडवी यक्ष राजाने यक्षिणींसह विहार करावा त्याप्रमाणे भगवान आपल्या पत्न्यांबरोबर क्रीडा करीत त्यावेळी त्यांची वक्षस्थळे आणि मांड्या ओल्या वस्त्रांम्ळे दिसू लागत पाणी उडवताना त्यांच्या आंबाड्यातील फुले खाली पडू लागत त्या पिचकारी काढून घेण्याचा बहाणा करून प्रियतमाजवळ जाल आणि त्या बहाण्याने त्यांना आलिंगन देत त्यांच्या स्पर्शाने पत्न्यांच्या हृदयामध्ये प्रेमभाव उचमळून येत असे त्यामुळे त्यांची मुखकमले प्रफुल्लीत होऊन त्यांचं सौंदर्य आणखीनच खुलून दिस त्यावेळी श्रीकृष्णांची वनमाला त्या राण्यांच्या वक्षस्थळावर लागलेल्या केशराच्या रंगाने रंगून जाई जलक क्रीडेमध्ये मग्न झाल्यामुळे त्यांचे पुरळे केस भरुभरू उडत असत ते आपल्या राण्यांना वारंवार भिजवीत आणि त्यासुद्धा त्यांना ओलेचिंब करीत जशी हत्तीने घेरलेल्या गजराजाने क्रीडा करावी त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर विहार करीत श्रीकृष्ण आणि त्यांच्या पत्न्या जलक्रीडा केल्यानंतर आपापली वस्त्रे आणि अलंकार उतरून गाणे बजावणे या व्यवसायावरच ज्यांची उपजीविका आहे अशा नटनर्तकींना ती देऊन टाकेल अशा प्रकारे भगवान त्यांच्याबरोबर विहार करीत त्यावेळेचे त्यांचे मोहक चालणे वार्तालाप करणे त्यांचे पाहणे स्मितहा्य हसणे खिदळणे आणि आलिंगन देणे इत्यादीमुळे त्यांना आणखीन कशाचही भान राहत नसे आही शाम वे हो वे, का वे श्यामसुंदर चिंतना मग्न हो पुष्क वेपर्य स्तब्ध रहा पुनः चिंतन करीत करीत मील ऐको राणिया अगटीट वे रिचार अपने अखंड ज्ञान स्वतः भगवान ही जोपी गे तू मात्र जोपत नहीं तू अभर जागुन आक्रोश का करते है कमलनयन भगवंतांचे मधुर हास्य आणि लिलायुक्त उदार नजरेने तुझ्या हृदयाला सुद्धा आमच्याप्रमाणेच घरे पडली नाहीत ना अगचक्र वाकी तू रात्रीच्या वेळी प्रियकर दिसत नसल्यामुळे आपले डोळे बंद करून अशा प्रकारे करुणस्वराने त्याला बोलावित आहेस का आमच्याप्रमाणेच भगवंतांची दासी होऊन त्यांच्या चरणांवर वाहिलेली पुष्पमाळ तू आपल्या वेणीत घालू इच्छितेस काय अरे समुद्रा तू तर नेहमी गर्जनाच करीत असतोस तुला झोप येत नाही का तुला सदैव जागे राहण्याचाच रोग झडला आहे आमच्या प्रिय श्यामसुंदराने तुझे धैर्य गांभीर्य इत्यादी स्वाभाविक गुण हिरावून घेतले आहे म्हणूनच तुझी अशी कठीण अवस्था झाली आहे काय हे चंद्रा असाध्यासा क्षयरोग तुला झाला आहे म्हणूनच तू इतका क्षीण झाला आहेस त्यामुळे तू आपल्या किरणानी अंधार नाहीसा करू शकत नाहीस आमच्या प्रिय श्यामसुंदराच्या गोड गोड गोष्टी विसरल्यामुळे आमचे जसे बोलणे कमी झाले तसेच तुझे किरण कमी झाले असावेत असेच आम्हाला वाटते हे मलय पर्वतावरील वायो आम्ही तुझे काय वाकडे केले आहे कि ज्यामुळे तू भगवंतांच्या नेत्र कटाक्षांनी अगोदरच घायल झालेल्या आमच्या मनात पुन्हा कामदेवाला पाठवतोस श्रीमान मेघा तू निश्चितच यादव राजांचा लाडका आहेस म्हणूनच तू आमच्याच प्रमाणे त्यांच्या प्रेमपाशात बांधला जाऊन त्यांचे ध्यान करीत आहेस त्यांच्या भेटीसाठी तुझे मन कासावीस झाले आहे त्यामुळेच तू त्यांची वारंवार आठवण काढून आमच्या प्रमाणे चाश्रधारा गाळीत आहेस अरे बाबा त्यांच्याशी संबंध जोडणे म्हणजे खरोखर विकतचे दुखणे घेणेच होत सुरेल गळा असणाऱ्या कोकिणा आमच्या प्राणप्रियासारखेच मधुर स्वरात तू बोलतोस प्रिय विरहामुळे मेलेल्यांना जीवन देणाऱ्या या गोड शब्दात मला सांग की मी तुझ्या आवडीचे काय करू हे उदार मनाच्या पर्वता तू नाहीस की काही सांगत ऐकत नाहीस तू कोणत्या तरी गहन चिंतेमध्ये बुडाला आहेस असे वाटते आमच्या प्रमाणेच तुलाही असे वाटते का की आमच्या सणामध्ये असणाऱ्या तुझ्या शिखरावर वासुदेवांचे चरणकमल धारण करावे हे समुद्रपती नद्यांनु तुमचे डोह सुकून जाऊन तुम्ही अत्यंत कृष झाला आहात तुमच्या उमललेल्या कमळांचे सौंदर्यही आता दिसत नाही जशा आम्ही आमच्या प्रियतम श्यामसुंदराची प्रेमळ नजर आमच्यावर न पडल्यामुळे बेचेन होऊन अत्यंत कृष झालेलो आहोत त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा मेघांच्या द्वारा आपल्या प्रियतम समुद्राचे पाणी न मिळाल्यामुळे अशा दिन झालेल्या आहात असेच वाटते हंसा अरे ये तुझे स्वागत असो बैस हे दूध पी बाबा रे श्यामसुंदराविषयी काहीतरी सांग तू त्यांचा दूध आहेस असेच आम्हाला वाटते श्रीकृष्ण सुखरुप आहेत ना त्यांची मैत्री फारच अस्थिर आहे सांगितलेले त्यांना आठवते का ते आमची पर्वा करीत नाही तर आम्ही तरी त्यांच्या मागे कशाला धावावे हे क्षुद्रांच्या दूता आमची इच्छा पूर्ण करणाऱ्या त्यांना बोलावून परंतु लक्ष्मीला मात्र बरोबर वर आणू नकोस भगवंतांवर अनन्य प्रेम असणारी सर्व स्त्रियांमध्ये एकटी लक्ष्मीच आहे काय श्रीकृष्ण पत्न्यांचा योगेश्वर श्रीकृष्णांविषयी असाच अनन्य प्रेमभाव होता म्हणूनच त्यांनी परमपद प्राप्त करून घेतले ज्यांच्या लीला अनेक प्रकारे अनेक गीतांच्या द्वारा गायल्या गेलेल्या आहेत त्या केवळ ऐकूनच स्त्रियांचे मन बळच त्यांच्याकडे ओढ घेत असे मग त्या स्त्रिया त्यांना आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहत होत्या त्यांच्या बाबतीत काय बोलावं ज्या स्त्रियांनी जगद्गुरु श्रीकृष्णांना आपले पती मानून प्रेमाने त्यांचे चरण चुरणे इत्यादी वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांची सेवा केली त्यांच्या तपश्चर्याचे काय वर्णन करावे सत्पुरुषांचे एकमेव आश्रय असणाऱ्या श्रीकृष्णांनी वेदोक्त धर्माचे स्वत आचरण करून लोकांना दाखवून दिले की धर्म अर्थ आणि काम साध्य करण्याचे गृहस्थाश्रम हे स्थान आहे म्हणूनच ते गृहस्थाला उचित अशा धर्माचा आश्रय घेऊन व्यवहार करीत होते त्यांच्या सोळा राणे होते। राजा त्या श्रेष्ठ पत्न्यांपैकी रुक्मिणी इत्यादी आठ पट्टराण्या आणि त्यांच्या पुत्रांचे मी यापूर्वीच क्रमाने वर्णन केलेले आहे त्या व्यतिरिक्त सत्यसंकल्प भगवान श्रीकृष्णांच्या आणखी जेवढ्या पत्न्या होत्या त्या प्रत्येकीचे दहा दहा पुत्र होते त्या अत्यंत पराक्रमी पुत्रांमध्ये अठरा महारथी होते त्यांचे यश सर्वत्र पसरलेले होते त्यांची नावे माझ्याकडून नाईक प्रद्युम्न अनिरुद्ध दीप्तिभान भानु, साम मधु बृहदभानू चित्रभानु, वृक अरुण पुष्कर वेदबाहु, श्रुतदेव सुनंदन चित्रबाहु, विरूप कवी आणि न्यगरोध हे राजेंद्रा श्रीकृष्णांच्या या पुत्रांपैकी सुद्धा रुक्मिणीनंदन प्रद्युम्न हा पित्याप्रमाणेच सर्वात श्रेष्ठ होता महारुथी प्रद्युम्नाने रुक्मिणीच्या कन्येशी विवाह केला होता तिच्यापासून अनिरुद्ध झाला त्याला दहा हजार हत्तींचे बळ होते रुक्मीच्या मुलीचा मुलगा अनिरुद्ध याने रुक्मीच्या मुलाचा मुलीशी मुला मुली विवाह केला तिच्यापासून बज्रनाभ याचा जन्म झाला ऋषींच्या शापाने यदूवंशाचा नाश झाल्यावर हाच चट्टा वाचला होता बज्रनाभाचा पुत्र प्रतिबाहू प्रतिबाहूचा सुबाहू सुबाहूचा शांतसेन आणि शांतसेनाचा शतसेन या वंशात कोणीही पुरुष निर्धन निपुत्रिक अल्पायुषी अशक्त किंवा ब्राह्मण भक्त नसलेला जन्मला नाही परीक्षिता यदूवंशामध्ये असे यशस्वी आणि पराक्रमी पुरुष होऊन गेले की ज्यांची गणती हजारो वर्षांमध्ये पूर्ण होऊ शकणार नाही यदुवंशातील मुलांना शिक्षण देण्यासाठी तीन कोटी अठ्ठावीस लाख आचार्य होते असे ऐकिवात आहे अशा स्थितीत महान मा यादवांची संख्या कशी सांगता येईल स्वत महाराज उग्रसेन यांच्या आधिपत्याखाली जवळजवळ एक महापद्मसैनिक होते प्राचीन काळी देव आणि असुर यांच्या संग्रामाच्या वेळी पुष्कळसे उग्र स्वभावाचे असूर मारले गेले होते तनुष्यजातीत जन्माला येऊन घमेंढीने जनतेला त्रास देऊ लागल त्यांना शासन करण्यासाठी भगवंतांच्या आज्ञेने देवानी यदुवंशामध्ये अवतार घेतला होता परीक्षिता त्यांच्या कुळाची संख्या एकशे होती ते सर्वजण श्रीकृष्णांनाच आपला स्वामी मानित होते जे त्यांचे अनुयायी होते त्यांची सर्व प्रकारे भरभराट झाली यदूवंश यांचे चित्त श्रीकृष्णांमध्ये इतके झडलेले होते की त्यांचे निजणे उठणे हिडणे फिरणे बोलणे चालणे खेळ स्नान इत्यादी कामांच्या बाबतीत त्यांना आपल्याला शरीर आहे याचीही शुद्ध राहत नसे परीक्षिता जेव्हा परमतीर्थ अशा भगवंतांनी स्वतः यदुवंशामध्ये अवतार घेतला तेव्हा त्या तीर्थापुढे गंगा जलाचा महिमा आपोआपच कमी झाला प्रमान वा द्वेषाने श्रीकृष्ण परायण झाल त्यांच्या स्वरुपालाच प्राप्त झाले जिला प्राप्त करण्यासाठी देवदानवादी प्रयत्न करीत असत तीच लक्ष्मीदेवी श्रीकृष्णांच्या सेवेत स्वतः व्यग्र असत श्रीकृष्णांचे नाव एक वेळ ऐकल्याने किंवा उच्चारल्याने सर्व अमंगल नाहीसे करते। सर्व धर्म श्रीकृष्णांनी स्थापन केल त्यांनी आपल्या हातामध्ये कालस्वरूप चक्र घेतलेले आहे अशा स्थितीत त्यांनी पृथ्वीवरील भार उतरवला यात आश्चर्य ते काय भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे आश्रयस्थान आहेत त्यांनी देवकीच्या उदरी जन्म घेतला ही केवळ त्यांची लीला आहे यदुवंशातील वीर पार्शद होऊन त्यांची सेवा करीत असतात त्यांनी आपल्या बाहूबळाने अधर्माचा अंत केला आहे ते चराचराचे दुःख नाहीसे करणारे आहेत मंद हास्याने युक्त असे त्यांचे श्रीमुख व्रजस्त्रिया आणि नगरातील स्त्रियांच्या हृदयात प्रेमभाव वाढ़ वाढवते अशा त्यांचा जय जयकार असो प्रकृतीच्याही पदीकडे असलेल्या परमात्म्यान स्वत स्थापन कलिधर्मर्यादेच रक्षण करण्यासाठी दिव्य लिला शरीर धारण कल आणि त्याला अनुरूप अशा अनेक अद्भूत घटनांचा अभिनय कला त्यांच एक एक कर्म स्मरण करणाऱ्याच्या कर्मबंधनाला तोडून टाकणारी आह यद्श्रेष्ठ श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या सेवेचा अधिकार जो प्राप्त करून घवू इच्छितो त्याने त्यांच्या लिलांच श्रवण करावे जेव्हा मनुष्य क्षणाक्षणाला श्रीकृष्णांच्या मनोहर लीला कथांचे श्रवण कीर्तन आणि चिंतन करू लागतो तव्व्हा त्याची क्षणोक्षणी वाढणारी हीच भक्ती त्याला भगवंतांच्या परमधामाला नहून पोहचवत काळाच्या गतीच्या पलीकड़ जाण जरी अत्यंत कठीण असल तरी सुद्धा तिथ काळाची डाळ शिजत नाही त्या धामाच्या प्राप्तीसाठी अनेक सम्राटांनी आपले राज्य सोडून अरण्याची वाट धरली आहे अध्या नव्वदावा समाप्त स्कंद दहावा समाप्त हरिओम तत्स